म्हणजे अर्थ असल्यामुळं तो आपली स्वच्छता आपल्यामध्ये पाहू शकत आपलं स्वतःच स्थार प्रतिबिंब आपल्यामध्ये तो पाहू शकत नाही कितीही स्वच्छ आहे कि किती स्वच्छ म्हणण्याचं कारण स्वच्छता मात्र असल्यामुळं तो जसा आपलं स्वरूप आपल्या मध्ये पाहू शकत नाही त्या आत्म्या अरशाच्या ठिकाणी त्याप्रमाणे पाहणं आणि न पाहणं संभवत नाही उलट आम्ही असं विचारतो की पाहणं आणि न पाहणं स्वच्छता मात्र असलेल्या ठिकाणी कसं संभव हे जर अर्शाच्या ठिकाणी संभवत नाही तो स्वच्छता मात्र असल्यामुळे आत्मा ज्ञान मात्र असल्यामुळे त्या त्या ठिकाणी पाहणी आणि न पाणी ज्ञान आणि अज्ञान दोन्ही संभवत नाही असं म्हटलं तर वाहू गाय किंवा दोन्ही कसं संभव असा प्रश्न केला तर त्यात आश्चर्य करण्यासारखं काय आता आपल्या ठिकाणी आपला स्वच्छपणा पाहू शकतो किंवा पाहू शकत नाही त्या म्हणण्याचा अर्थ काय या म्हणण्याला काय अर्थ आहे काही अर्थ नाही दोन्ही म्हणणं त्या आर्शाच्या स्वरूपाच्या दृष्टीने त्याचं हे कारण आहे की सगळ्यांचं प्रतिबिंब त्यांना त्यांना दाखवणं म्हणजे आरशाच्या समोर राहणाऱ्या आरसा आपापलं प्रतिबिंब त्याला दाखवतो आणि एवढं दाखवण्यामध्ये समर्थ असलेला आरसा आपल्या स्वतःचं प्रतिबिंब मात्र स्वतःमध्ये स्वतःला दाखवू शकत नाही किंवा दाखवू शकतो हे दोन्ही बोलणं व्यर्थ आहे काय व्यर्थ आहे कारण तो स्वच्छता मात्र आहे म्हणतो आणखी त्याचा खुलासा ज्ञानेश्वर कि आपलं मुखा या मुखाला त्या आरशाचा उपाधी स्वीकारला म्हणजे काय घडत समोरपणा घडतो आणि पाठी मोरेपणा घडतो पाठ मोरेपणा किंवा समोरपणा हा जो भाव आहे हा परस्पर सापेक्ष तर खरा पण आपल्या समोर आरसा आणल्यानंतर आपल्या मुखाला समोरपणा मी अर्शाच्या समोर भाहे आहे मी आता अर्शाच्या पाठमोरा झालो आहे असे हे आपले व्यवहार घडतात त्या अर्था या उपाधीमुळे हे व्यवहार घडतात मुखाला ना पाठमोरे पण आहे ना मुखाला समोर पण आहे आपलं मुख आपल्या जवळ स्वतः उपलब्ध आहे हे आपलं मुख कोणाच्या समोर आण कोणाच्या पाठमोरा म्हणणार कोणाच्याही पाठमोर झालेल्या असं म्हणता वा कोणाच्याही समोर असं म्हणता पण अर्था समोर आणला मु मात्र आपण समोर आहोत आपल्या मुखाला समोरपणा प्राप्त झाला आपल्या मुखाला आता पाठमोरेपणा प्राप्त झाला कशामुळं आरशामुळे आरशामुळे हा भाव निर्माण होतो पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात उपाधीचा अंगीकार केल्यानंतरची गोष्ट आहे पण आरसा या उपाधीचा जर परित्याग केला तर मुखाच्या ठिकाणी समोरपणा किंवा पाठमोरीपणा होणं संभवनीय का असं शक्य आहे का असं कधी होईल का तर त्याचं उत्तर आहे ही गोष्ट अशक्य आहे पाठमोरेपणा ही संभव नहीं समोरपणा ही संभव नहीं कारण उभये परस्पर सापेक्ष क्या उभये धर्म समोरपणा व पाठ मोरपना दोनों धर्म विवर्जित एकटाला एकटा है कारण आरसा तो ही गोष है आरशा नि मात्र जी मैं आरसाच समोर है आता आरसाच पाठमोरा है असं म्हणणं जरी त्याच्या दृष्टीने संभवत असलं उपाधीचा अंगीकार केल्यानंतर संभवत असलं तरी उपाधी रहित अशा मुखाच्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या ठिकाणी जसं असत तस सदा असत इतकंच नव्हे तर ते स्वतःच स्वतःला ना सन्मुख नाविनमुख ना, ना, ना अप्ररोक्ष त्याच कारण अप्रोक्ष रूप आहे असा असल्याकारणाने त्या मुखाच्या ठिकाणी जसे हे उभय धर्म संभवू नयेत आणि मुख हे एकूणच एक आहे जर आरसा समोर आणला तर, तर त्याचं प्रतिबिंब आरशाच्या रूपाने आरशामध्ये दिसत नाही तर तो एकट्याला एकटा असल्या कारणाने त्याच्या ठिकाणी द्वितीयत्व असं यशकिंचित नाही आपल्या मुखाविषयीच जर इतकं सूक्ष्मरूप आपल्या लक्षात येईल तर आत्मा सुद्धा <coughs> सन्मुख विनमुख पाहणे न पाहणे या उभय भावाहून विवर्जित केवळ मात्र आहे असं समजायला काही कठीण जाऊ नये हा दृष्टांत मात्र नीट समजून घेण्याची गरज आहे की मुख स्वतंत्र अंगीकार केल्यानंतरच मुख आर आरसा या उपाधीचा अंगीकार केल्यानंतरच्या मुखाला आरशाच्या सापेक्षतेने त्या उपाधीच्या संबंधाने समोरपणा पाठमोरेपणा संभवतो पण आरसा या उपाधीचा केल्यानंतर त्याच्यामध्ये ना न्यूनता ना, ना पावाहून विवर्जित मुख जसं आपल्या अंगाने आपल्या ठिकाणी असावं तिथे द्वितीय नसावं आणि ते आपल्याला परोक्ष नाही ते आपल्याला अपरोक्ष नाही म्हणजे परोक्ष नाही अप्रोक्षाचा विषय नाही म्हणजे पाहणं नाही न पाहणं नाही ते ज्ञात नाही ते अज्ञात नाही ज्ञाता ज्ञानात मुख आपल्या आपल्या ठिकाणी आहे त्याच पद्धतीने चैतन्यही स्वतः देखणं रूप असल्यामुळे म्हणजे दृंगमात्र असल्यामुळे ज्ञान रूप असल्यामुळे अंगभूत त्याचं जे दृष्टीपण आहे त्या अंगभूत दृष्टीपणा ठिकाणी ना दृश्य भाव आहे ना द्रष्टाभाव आहे दृश्यभाव आणि दृष्टाभावा परस्पर सापेक्ष निर्माण होतो आणि काही काल व्यवहार घडून तो नाहीच होतो पण त्याचा जो अंगभूत दृष्टीपण आहे की जो दृंग्र आहे अंगभूत दृष्टीपणाला हा व्यावहारिक दृष्ट्याचा जो भाग आहे तो लक्षात ठेवायचा दृष्ट्याच्या ठिकाणी दृष्टीचा उपाधी आहे त्याच्या समोर दृश्य आहे त्रिपुटी संपूर्ण त्रिपुटी होऊन विवर्जित असं त्याचं अंगभूत जे दृष्टीपण आहे की ज्याला दृंग मात्र स्थिती असं म्हणता येईल त्याचं जे देखणेपण आहे त्या देखणेपणाला त्या दृष्टवाला आपण जर पाहू लागलो तर त्या दृष्टत्वाच्या ठिकाणी ना आहे ना आहे तर ते दृष्टत्व म्हणजे असलं कि जा दृष्टीपणाच्या ठिकाणी अंगभूत दृष्टीपण आहे अंगभूत दृष्टीपण हे बाह्य असलेल्या या दृष्टीपणाहून विवरजित आहे की ज्याचं स्वरूप सांगायचं ठरलं तर एवढं सांगता येते दृश्य भाव गेला दृष्टुत्व भाव गेला आला व्यवहार केला निमाला तरीही त्याचं जे अदेखणेपण आहे नु नु न पाहणे पण आहे न पाहणे पण म्हणजे विषय होऊ न विषय न होणं हे त्याचं न पाहणं म्हणजे स्वतःचा स्वतःला तो पाहत नाही स्वतःचा स्वतःला तो विषय होत नाही आणि स्वतःचा स्वतःला विषय न होणं असं त्याचं न पाहणं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो आपल्या स्वरूपाने देखणं आणि न देखना याहून विवर्जित अंगाने ज्ञानमुख मात्र असल्यामुळे परिपूर्ण असल्यामुळे त्या परिपूर्ण रूपाने जसा पूर्वीपासून आहे तसाच आहे मुखत असं एकमेव अद्विती आहे त्याप्रमाणे आत्मा एकमेव अद्विती आहे परिपूर्ण आहे तो अ देखणेपणाला म्हणजे अज्ञानाला पावत नाही देखणेपणाला पावत नाही देखणेपणा आणि न देखणेपणा ज्ञान आणि आज्ञान या उभय भावाहून विवर्जित आपल्या स्वतःच्या अंगभोत दृष्टीपणाने नाम ज्ञान रूपतेने दृंग मात्रतेने ज्योंके जसाच्या तसा एक रूप हे सारखा राहत असतो त्याला दृष्टांत देत आपल्या मुखात जसा दृष्टांत आपल्या लक्षात यावा तसा हा दृष्टांत थोडा छोटासा आहे पण समजायला चांगला आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो तो दृष्टांत असा देवापुढे जी निरांजनी लावली जाते ती निरांजनी हे तयार करणारे जे लोक कारागिर आहेत बुद्धिमान लोक आहेत काय काय तयार केल्या आहेत निरांजनी बघा एक बघा त्या प्रत्येक आरतीला त्यांनी त्या आरतीला बाई लावली आरतीला बाई चित्तमे आणि तिच्या हातामध्ये पंचारती दिली ती ओळते लोकाला आपण तिला घ्यायला ती बाई ओळू शकत नाही ती दिसायला आपलं चित्र तयार केलं त्यांनी पंचार्थी आहे ती आपल्या हातामध्ये बाई घेतली आणि त्या बाईस पंचारती उतरावी तेव्हा आपल्याला ओळते त्याच्याशिवाय ओळते एखादी परी पंचारती घेऊन देवाला ओळते कि काय अशी निरंजनी तयार केली जाते एका अशी तयार केली जाते पण ती घ्यायची नाही ही निरंजनी घ्यायची गोष्ट पूर्ण वर्तुळा करा अगदी तुमचं कंपास पिठीवून काय सगळी <laughs> वापरायची कंपास पिटी लावून अशी पूर्ण वाटोळ्याची निरांजनी तयार करायची आणि वाटोळ्या निरांजनी मध्ये जी वाट लावायची ती वाद सुद्धा कोणती तरी आणून लावायची नाही ती सात पदरी लावायची नाही एकवीस पदरी नाही चौदा पदरी नाही चोवीस नाही कसल्याही पदराची लावायची नाही विना पदराची वात तयार करायचे त्या वातीचं नाव आहे अं फुल वा तिला पदरपिदर काही नसतो ते ते ती फुलवाद तयार करेल त्या फुलवाती सुद्धा करता आल्या पाहिजेत भिजवता आल्या पाहिजेत आता बायानं ही फुलवाद करता येत नाही भिजवता येत नाही जर ती फुलवात तयार केली की तिचं कंबरड मोडून ती फार झोपते अशी झोपते <laughs> <जी जोगते। laughs> काय फुलवाद केली अरे ती अशी स्वतःच्या पायावर उभी राहू शकली पाहिजे तिची खालची बैठक सुद्धा अशी मजेदार तयार केली पाहिजे की त्या वातीला शोभेलाशी तिची बैठक असली पाहिजे आमच्या मातोश्री ती ह्यामध्ये मोठ्या तर म्हणून मला हा सगळा बारकावा माहित आहे करणाऱ्याला सुद्धा हा माहित आहे का मला माहित नाही मला सुद्धा करता येईल काय सांगता येत नाही मला सुद्धा करता येत नाही तुम्हाला कसं कळत त्यांच्या काय तरी एवढं करून कळलं सुद्धा नाही तर माझ्यात आणि बैलाच काय फरक राहायचा हो ताई म्हणतील डोकं नाही डोके बाज आहे पोटतो दिसणे एक पत मातोश्री ताई म्हणती मी तुम्हाला त्यातला बारकावा सांगितला आणि त्या सुद्धा गम्मत गमत आहे की कि कित्येक स्त्रियांना त्या फुल कशा भिजवाव्यात हे सुद्धा कळत आता मी पाहतो मातोश्री ताई मला म्हणत असत कृष्णा मी आहे म्हणजे तुला तुझ्या साऱ्या जीवनाला तुझ्या घराला तुझ्या सगळ्या आश्रमाला तुझ्या सगळ्या एकंदर व्यवहाराला मी जिवंत फुल उय मी एकदा गेले की तुझं धोतर तुला मिळणार नाही असं म्हणत खरोखरी ते महिना दोन महिने झाले ती जाऊन माझं धोतरच गेले पहिल्यांदा ते गेले कारण त्यांचं बोलणं खरं व्हायला पाहिजे ना महापुरुषाच बोलणं खरं व्हायला पाहिजे ना आता बघा मी वाची पाहतो म्हणजे मी बोलत नाही आले कारण बोलून उपयोग करता येत नाही करायचं नाही ती वाद दिली की पार अशी मरगळ येऊन जाते आणि पाच मिनिट तर पुन्हा तूप मागायला लागते त्याला मातोश्रीताईनी भिजवलेली जर वाद असेल तर ती वाद पूजा करायच्या आरंभी लावली तर शेवट वेली जशी तशी राहत कस तिला तू पाजला असेल ते तुम्ही समजून घ्या सगळं मला यातनं एवढं सांगायचं ती फुलवात घ्यायची ती अशी मरतुकडी घ्यायची नाही ती आपल्या कमरेनं ताट असली पाहिजे मुख्य गोष्ट त्यातली वर ह्या सगळ्या बारकाव्यानं समजून घेण्याकरता मी तो दृष्टांत दृष्टांत आहे सोपा पण ह्या सगळ्या मागच्या बाजू घेण्यात चटकन कळेल पडत आणि अशी जर निरांजनी आपण देवाच्या पुढे लावली तर ती देवाच्या पुढे लावलेली ही निरांजनी दक्षिणामुखी दक्षिणा अभिमुखी आहे का उत्तराभिमुख आहे का पूर्वा अभिमुख आहे का पश्चिम अभिमुख आहे सांगा बघू पश्चिमा अभिमुख आहे पूर्वा अभिमुख आहे दक्षिणाभिमुख आहे उत्तराभिमुख आहे कुठल्याही दिशेच नाव घ्या तुम्हाला त्या निरांजनेबद्दल काय सांगताय काही हे सांगतायत आणि त्या निरांजने एक बारीक तकट करून आणायची ते बोलत ठेवायची तशी आणि ते तकट लावायचं त्याला एका बाजूला झालं लगेच पूर्वाभिमुख दक्षिणाभिमुख सुरू झालं लोक म्हणतात काय तोंड केले तो होते निरंजनीचे कर असं करजनी ठेवू नये असं सांगितलं जात कधी तकट लावल्यानंतर तकट काढलं किती आपल्या अंगाने आहे का निरंजनी मात्र मी सांगितली घ्यायची वाद मात्र ती घ्यायची नाही बाकीच्या वातीला ते पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आहे हिला तसं काही नाही ही अशी मध्ये ज्योत असल्या कारणाने पश्चिम नाही म्हणजे ज्योतिला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण काही नाही निरांजने अशी घ्यायची की जी वाटोळी ती म्हणजे ती जशी असावी त्याप्रमाणे चैतन्य ना पूर्वाभिमुख आहे ना दक्षिणाभिमुख आहे पाहणं आहे न पाहणं आहे काही नाही पाहणं न पाहणं हे परस्पर सापेक्ष आहे दक्षिणाभिमुख पूर्वाभिमुख तकटाच्या संबंधाने निरंजनी ना पूर्वाभिमुख ना पश्चिम अभिमुख कोणत्याही बाजूची ती आहे असं तुम्हाला म्हणता येत नाही त्याच्याविषयी ना पाहणं म्हणता येत आहे ना न पाहणं म्हणता येते दोन्ही भाव म्हणता येत नाही का म्हणता येत नाही तर ते कारण मात्र ते दृंगात्र आहे ती ज्योती आहे ती निरांजनी आहे ती देवा लावलेली आहे ती देवाला चालते पण ती दक्षिणाभिमुख आणि उत्तराभिमुख म्हणता येत नाही अशी हे जसं त्या निरंजनीचं स्वरूप आहे तसं या आत्म्याचं स्वरूप असल्या कारणाने या त्या ठिकाणी एकमेव अद्वितीय स्वरूप असल्यामुळे ना दृश्य भाव आहे ना द्रष्टा भाव परस्पर सापेक्ष आहे आणि दृश्य भाव आले की मग समोरपणा पाठमोरपणा हे सगळं आला लावलं लाव ला की ते बरोबर लक्ष ला लागलं त्याच्या मनात सकट नसेल मग <laughs> त्या अंगाने निरांजने सर्वाभिमुख आहे त्याला म्हणायचं त्याला काय म्हणायचं सर्वाभिमुख बर गुर्ध्वमुख बर गुर्ध्वमुख कोणतं तुम्हाला पाहिजे तसं म्हणा अमुक एक दिशा त्याला असं म्हणता येत नाही जसं त्या पद्धतीने द्रष्टा आणि दृश्य या उपाधीच्या रूपाने त्याच्या ठिकाणी पाठ मोरेपणा त्याच्या ठिकाणी समोरपणा हे भाव संभवतात पण द्रष्टा आणि दृश्य या भावाहून विवर्जित मात्र परमात्मा जर लक्षात घेतला तर त्या दृंगमात्र परमेश्वराला समोर नाही पाठमोरापणा नाही का आहे नाही तो अंगाने ज्ञानरूप आहे समोरपणा पाठपोरापणा नाही म्हणजे समोर ज्ञान नाही ना अज्ञान नाही ज्ञानी नाही अज्ञानी नाही ज्ञानी अज्ञानी ज्ञान अज्ञान भाव अभाव द्रष्टादृश्य या सापेक्ष सर्व भावाहून विवर्जित एकमेवात्र तो परमात्मा असल्या कारणाने त्याच्या ठिकाणी त्या चकटाच्या उपाधिन पूर्व पश्चिम ज्या निरंजनेच्या बाबतीत लक्षात घ्यावं त्या पद्धतीने आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवेल कि जी गोष्ट परिच्छिन्न असते त्या परिच्छिन्न गोष्टीला ठीक आहे की समोर पाठीमोरा म्हणायला आकाश आपल्या समोर आहे का पाठमोराय सांगा बघ काही सांगता येते आकाशत्र आहे तर ते समोर आहे पाठमोराय असं म्हणता येत नाही त्याचं आहे सर्व पदार्थालाही समोर आहे पाठमोराय असं म्हणता येत नाही त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी देवाच्या बाबतीत म्हटलं बरं का समोर बर की पाठी मोरा हे तव न कळे थक थकची पडी ले कै त्याचं कारण काय महाराज म्हणतात का तू सर्व व्यापक आहे तुला समोर काय म्हणायचं पाठमोरा काय म्हणाय सर्व व्यापक परमेश्वराला ना समोरपणा ना पाठमोरेपणा समोरपणा पाठमोरेपणा हा केवळ उपाधीच्या संबंधाने निर्माण होतो उपाधी हे भाव आहेत निरुपाधिक परमेश्वराला समोरपणा नाही पाठमोरापणा काही नाही बरं काय त्याच्या काही नसतंच आपल्याला आरसा आपल्या समोर आल्यानंतर आपण परिच्छिन्न आहे लक्षात ठेवा बद्दल मुख परिच्छिन्न आहे परिच्छिन्न मुखाला उपाधीमुळे लक्ष ठेवायचं आत्मा तर अपरिच्छिन्न स्वरूपाचा आहे सर्व व्यापक स्वरूपाचा आहे आणि निरुपाधी घ्यायला घ्यायचा पणा मग तर मुळीच संभवना म्हणजे सर्व व्यापक आणि अपरिच्छिन्न स्वरूपाचा असून त्याच्या ठिकाणी उपाधीचा संबंध नाही पाठ मोरेपणा कसा संभवेल त्याचं उत्तर नाही म्हणूनच त्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी केवळ तो ज्ञान मात्र असल्यामुळे ना पाहणेपणा आहे ना न पाहणेपणा आहे ना ज्ञान आहे ना अज्ञान आहे केवळ एकमेव तोच कोत आणि त्याच्यातच ते दुसरा पदार्थ नाही ज्याच्यामुळे तो त्याला विशिष्टता आणून काही पाठमोरेपणा किंवा पाठमोरेपणा अर्थाच्या योगाने येतो अर्थात असता मुखाच्या ठिकाणी समोरपणा किंवा पाठमोरेपणा होणे अशी शक्य आहे काय नाही जरी परिच्छिन आहे तरी ही कथा आहे मुख महाशय असे नाही अपरिछिन्न स्वरूपाचे म्हणून परिछिन स्वरूपाचे असूनही समोरपणापणा संभवत नसेल तर निरुपाधिक आणि सर्व व्यापक चैतन्य जर घेतलं अपरिच्छिन्न स्वरूपाचं चैतन्य घेतलं तर त्याला समोरपणा पाठमोरेपणा कसा संभवेल त्याच्या ठिकाणी पाहणं आणि न पाहणं कसं संभवेल मुख समोरपणा व पाठोळेपणा एकच गिरहित आपले ठिकाणी जसं असतं तस कायम राहत सदाच राहत ते मुख्य सर्वांगी लेखणारी लेखणार कशा करता पाहणे आणि न पाहणे दोन्ही संभवत नाहीत तरी आत्मा अज्ञान किंवा जड समजायचं आणि तो पाणी रूप आहे म्हणून संभवत नाही कारण लक्षात ठेवायचं जडाच्या ठिकाणी पाहणं न पाहणं संभवत नाही तसा अर्थ नाही किंवा शून्य घ्यायचं नाही शून्य नाही जड नाही चिदरूपत आहे ज्ञानरूपत आहे पाहणे पणा आहे पाहणे रूप आहे म्हणून त्याच्या ठिकाणी पाहणी आणि न पाहणी या दोन्ही गोष्टी संभवत नाहीत असं आता सांगायचं त्याच्यासाठी आणखीन सर्वांगी लेखना अरविंद परी ऐसे घडे केली म्हणजे गुरु असून की सोय तुम्ही आम्ही फक्त समोर दोन डोळे दिले म्हणून देखणे अभ्यास संपला एवढेच आपण देखणे आपल्या वाटत देवाने जर मागे दोन डोळे दिले असते तर बरं झालं असतं दोन डोळे नुसते समोर दिले तर ही तर आपली सत्तर बनलोय बोलायचे सो नाही अजून मागे दोन डोळे म्हणजे काय क्रेझाचे उडाले ते कळत ठेव बरं आहे आपल्याला मागे काय झालं ते कळत नाही म्हणून आनंदाने आपण राहतोय त्याच्यापुढचं लोक म्हणतात आपलं म्हणलं वा जवळ आलेला माणूस कसा आहे मन आपल्याला कळत नाही ते कळलं तर बरं झालं असतं देवाने आपल्याला जो सूचना दिल्या ते आपण फसलो नसतो तुम्हाला खरं सांगू जे देवाने आपल्याला एकमेकांची मनं जर सोयी करून दिली मला असं वाटत नाही कुठे कोणा कोणाच्या जवळ बसेल पण आपले मन एवढी घाण आहे तर असले विकार आहेत चित्तामध्ये इतके घाणेरडी विकार आहेत की एकमेक एकमेकांच्या जवळ सुद्धा म्हणून बसू शकत नाही आपण एकमेकांच्या एकमेक जवळ बसतो कशासाठी बसतात आतलं कळत नाही पण जर तुमचा एक्स रे जसा आहे तसा जर भावने एक्स रे जर कोणी काढायला सुरुवात केली तर त्या दिवसापासून कोर्टात साक्ष पुरवाह मागण्याची गरज नाही पहिली गोष्ट हा चालला प्रयत्न छान गरज राहणार नाही पुन्हा एकमेकांच्या जवळ बसायची सोय राहणार नाही हे सोय राहणार नाही कोणी कोणाच्या जवळ बसायचं कारण कारण मन एवढी घाण आहे तुम्ही एखांदात बसून आपलं आपलं बघा नसलं तर माझं म्हणणं नाही माझा आरोप नाही तुमच्यावर तुमचं मन घाणं पण माणसाचं प्राया मन असतं अपवाद जर वगळले तर बहुतेक माणसाचं मन हे रजतमाने विकृत झाल्या कारणाने त्याचे जे सगळे पुढचे वैकारिक भाव आहेत ते त्या सर्वच्या सर्व अंतरकरणामध्ये उमटत असल्याकारणाने जवळ बसायची सोय राहणार नाही <coughs> ज्ञानेश्वर महाराज सांगतात आपल्याला फक्त दोन डोळे दिले तरा तर तराही आहे कावळ्याला एक डोळा दिलाय एवढा चला एवढा उचल्या मराठीत बोलायचं म्हणजे एका डोळ्याने युक्त आहे तर एवढा उचल्या याला जर दोन डोळे दिले असते तर गाव उचलला तरी <laughs> गाव उचलला असं दोन डोळ्याचे आपण आव्हात एवढे तर ही तरा अजून जर चार डोळे असते तर काय झालं तर कोणाच जाऊ नाही ठीक थी आहे सांगण्याच आपल्या डोळ्याला समोर फक्त दोन डोळे तेवढ्याला फक्त दिसतोय एवढेच आपण डोळे जाऊ सूर्य असा डोळस म्हणजे तो सर्वांगाने डोळस म्हणजे सर्वांगाने देखणं का त्याच कारण सर्वांगाने डोळस म्हणणं काय सर्वांगाने त्याला डोळ्यात म्हणणं काय आणि तो प्रकाशमान आहे असं म्हणणं काय महाराजांना हा स्वप्रकाश आहे तर सांगायचं होतं पण मग स्व स्वप्रकाश म्हणण्याच्याऐवजी साहित्यिक असल्या ते म्हणतात सूर्य सर्वांगाने देखणं हे स्वयंप्रकाश आहे थोडक्यात स्वप्रकाशरूप असलेला सर्वांगाने प्रकाशमान असलेला असा हा सूर्य तो प्रकाशरूप आहे त्या प्रकाशरूप सूर्याला सांगितलं की तू तुझा तु उदय आणि तू तुझा तु तु असत असा कधी पाहिलेला आहे काय तो आपल्याला विचारील मी जर स्वतः स्वयंप्रकाश आहे तर मी माझ्या उदयास व आतास पाहतो असे कसे घडेल तो आपल्याला विचारील <laughs> लक्षात ठेवा असे कसे घडेल त्याचं उत्तर आहे घडणार पाहतो असंही घडणार नाही पाहत नाही असंही घडणार नाही कारण तो स्वयंप्रकाश आहे हे सूर्याच्या बाबतीत जसं आहे अगदी त्याच पद्धतीने दादानी इथे तो श्लोक दिलाच असल्या कारणाने तोच आपण वाचूया म्हणजे त्याचं प्रमाण आपण लक्षात येईल वाचा सूर्य सर्वांपारे प्रकाशवान आहे खरा पण आपल्या उदयाला असं कसं घडेल आपल्या प्रकाशानं त्या त्या प्रकाशनाच्या पुढे सूर्य समर्थ आहे म्हणजे सर्वांचं प्रकाशन करण्यामध्ये समर्थ असलेला हा जो सूर्य तो त्या स्वत आणि प्रकाशक होऊ शकत नाही अगदी त्याच पद्धतीने आत्म्याच्या बाबतीत सांगायचं की आत्मा स्वतः प्रकाशरूप असून स्वप्रकाश असून तो द्रष्टा दृश्य विवर्जित है द्रष्टा दृश्य भाव संभव नहीं इतक नवे तो पहान ना दृश्य हे परस्पर सापेक्ष आने भाव के आत्मस्वरूप कसे संभव संभवना नहीं संभव नहीं आत्मा नहीं कि जड़ है कि शून्य है तो त्रिकाला बाधित मात्र जसाचा तसा आहे त्याच्यात बदल नाही पालट नाही निर्विकारच व त्याच काय त्याच्याकरता एक दादा दृष्टांत देतात एक श्लोक प्रमाण म्हणून दिला जात आहे कष्टन सौप्राग उत्तराभाव चरम प्रथम क्षण कोणीही असा जगामध्ये अजून शहाणा जन्माला आला नाही की ज्याने आपला जन्म पाहिला आणि आपला मृत्यू पाहिलाय फक्त हे परमार्थाची माणसं मात्र वगळायची हे सगळे थोर लोक आहेत हे मात्र असं म्हणतात की आम्ही आमचा जन्म पाहिला आणि आम्ही आमचं मरण पाहिलं हे फक्त दोन हे परमार्थातले लोक अपवाद आहेत संत तेवढे अपवाद आहेत किंवा जो याला अपवाद ठरेल ना तो संत तुम्हाला जर संत व्हायचंय ना तर या नियमाला अपवाद ठरा काय नियम आहे की स्वजन्म स्वनाश पाहण्यासाठी कोणीही योग्य नाही आपलं बारसं ज्यावेळी झालं त्यावेळी आपण उपस्थित होतो पण समजायचं योग्य तेच म्हणजे जन्माला आलेल्या नंतरची गोष्ट म्हणजे जन्माला येणे म्हणजे स्वसत्ता संबंधाला प्राप्त होणे स्वसत्तेचा संबंध म्हणजे माणसाची उत्पत्ती कोणत्या पदार्थाची उत्पत्ती म्हणजे त्याच्या सत्तेचा संबंध निर्माण होणं त्या सत्ता संबंधाला जन्मास म्हणतात अस्तित्वाला येणं त्याला जन्मा असं म्हणतात म्हणून जे आहे ते मग असते काय अगोदर असते म्हणून नंतर जे आहे ते सत्कार्यवाद सत्कार्यवादाला धरून ते बोललं जातात सांगण्याच तात्पर्य जन्म कसा पाहणार आपण आपल्या बारशाला उपस्थित असून आपल्या बारशाचा सोळा कसा झाला माहित नाही लोक सांगतात ते आपण सांगतो ते गोष्ट पण आपल्याला माहित नाही आणि बाराव्याला तर आपण हजरच नसतो त्या सांगायचं बाराव्याला तर आपण हजर नसतो हजर असल्यावरती कराई आहे आपल्या उपस्थितीत आपला झालेला सोहळा जर आपल्याला समजत नाही तर आपल्या अनुपस्थितीत झालेला जो बारावा तो लोकांनी गोड करून घ्यायचा सांगायचं बरा होता वाईट होता काहीतरी म्हणायचं चालायला लागायचं इथे विषय आहे बाराव्याचा बारशाचा नाही इथे विषय आहे जन्माचा आणि मृत्यूचा जन्म म्हणजे आपल्या प्रागभावाचा अंत्यक्षण प्रागभावाच्या अंत्यक्षणात आपण खास वारी जन्माला आलेले नव्हतो आपलं अस्तित्वच नव्हतं तर ते आपण कसे पाहणार प्रथम क्षण होतो प्रधवचा भाव त्या प्रध्वचा भावाचा पहिला क्षण म्हणजे याचा विनाश आहे तो तरी हा कसा पाहणार कारण त्यावेळी ही खास स्वारी उपस्थित नसते दोन्ही वेळी विद्यमान नसल्या कारणाने जाणू शकत नाही त्याप्रमाणे सूर्य आपल्या उदयाला वास्ताला जाणू शकत नाही नियमाला तोही अपवाद ठरू शकत नाही तरी पण वांगाने स्वयंप्रकाश याच्यात काही बाधा का याला काही बाधा येत त्याप्रमाणे आत्मा स्वयंप्रकाश आहे दृग्मात्र स्वरूपाचा ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आणि स्वयंप्रकाश असल्यामुळेच त्या ठिकाणी चतुर्म असला तरी त्याला आपला जन्म किंवा मृत्यू पाहणे शक्य नाही <स्था> चतुराय म्हणणे मोठा असं दे किती झाडा लावून राहिले यात काय लहानपण चालते माणसाचं रसपणी नवे जे आता कोणत्या प्रांताचा मी उल्लेख करीत नाही सगळ्या प्रांतात कुठल्याही प्रांतात असू द्या पृथ्वी तलावर जे जे लोक पान खाणारे लोक आहेत त्यांच्या संगतीमध्ये मी काही काळ राहतो राहिलेला आहे राहावं लागतं इच्छा असून नसून एकदा एका समारंभात आम्ही आज काय म्हणले बैठकीला आणखी एक आज रसपान करायचं मला विचारलं तुम्ही म्हटलं मला काही मी आपलं तुम्ही रसपान करा मी बघतो काय माझं पाण्यानं पोट बर <laughs> काय माझं पाण्यानं पोट बर गमत अशी कि खरोखरीच तो उसाचा रस त्या घुराळ्यात सांगून आणला काय आता मशिनरी गेले सगळे भरतन घट्ट्या <laughs> सह रस शिवून झाल्यानंतर रस बोलली काय आपलं काय ठरलं होतं की आज रस पानाचा समारंभ होता ना म्हणजे हो तू झाले आणून दिला रस म्हणजे तुम्ही घेतला ना रस म्हणणे घेतला पण आपला शब्द म्हणजे बरोबर नाही झाला आपलं कसं आहे शब्द बरीक शब्द असता आपल्याला शब्दाच्या मागे जायचं म्हणजे समजत नाही काय शब्द बरीक शब्द आपल्याला शब्दाच्या बाहेर आपण जे बोलतो ना तसं वागतो आपण बोलण्याच्या पुढे जात नाही हे कित्येक महान संकट शब्दाच्या प्रमाणात वागणं म्हणजे अनेक गोष्टीने आपल्याला हे गोष्ट सांगता येईल सिद्ध करता येईल आपल्याला ते त्याच्या मागे जायचं एवढी ते गोष्ट तात्पुरती सांगायची आपल्याला रसपान म्हणले रसपान म्हणले तुम्ही काय केलं रस आणून दिला अजून पान राहिलेच नाही म्हणले तसंच समारंभ काय होता रसपानाचा समारंभ होता रसाचा झाला अजून पानाचा राहिलाय म्हणले काय पान खाल्ल्याचे मला बरं वाटत नाही रसपान या शब्दाचा रस पिण्याचा अर्थ आहे त्याने अर्थ केला रस अधिक पान वेगळं स्वतंत्रपणा आणि ते जमलं पाहिजे पुन्हा अनेक जमलं पाहिजे तेव्हा रसही पाहिजे पुन्हा पानही पाहिजे आत्ता रसाचा समारंभ झाला पानाचा समारंभ अजून व्हायचा आहे आता रसपानाचा समारंभ ज्ञानेश्वर माऊली असं म्हणते की रसपानाचा समारंभ इतरांच्या केलेला आहे ते येतात येतात एकदा रसही पितात पुन्हा पानही मारतात काय आणखी किंवा रसपानावर लक्ष ठेवायचं रस स्वतः आपल्या स्वतःच पिईल काय म्हणजे रस रसपान रस। रस रस का रस रस करील काय तर रस रसपान कधीही करणार नाही रस पिणार नाही बर म्हणले पित नाही असं म्हटलं तर स्त्रीतने असं म्हटलं तर मग काय तो तो रस आपलं तोंड चुकून लपून एकीकडे एक बसतो काय रस तोंड चुकवून बाजूला करून बसायचं काय कारण रसपानाचा समारंभ आहे जर आम्ही सगळ्याला आमंत्रितच दिले तर सन्मानित म्हणून म्हणे नाही तो आमंत्रित आहे त्याचा तर मुख्य खास हक्क आहे काय त्याचा हक्क आहे असा हक्क असल्या कारणाने तो तोंड चुकवून बसेल काय तर तो तोंड चुकवून बसेल काय हे म्हणणं तो रस पितो हे म्हणणं दोन्ही संभवत नाही त्याच्या बाबतीत का रस हा अंगाने रसपणाने राहत असल्यामुळे तो रस मात्र असल्यामुळे त्याच्या ठिकाणी पान करण व रसपान करीत नाही म्हणून तोंड चुकवून फिरवून बसणं हे दोन्ही भाव संभवत नाहीत संभवनीय नाहीत नव्हे कसे संभवतील असं त्याच्या बाबतीत जर आपल्या लक्षात येत असेल तर त्याचप्रमाणे त्याच सिद्धांता दृष्टांत एवढाच आहे की रस स्वतः रस पान करील काय मी करणार नाही म्हणले मग तोंड चुकवून बसेल काय बसणार नाही म्हणजे तोंड चुकवून बसणं तोंड फिरवून बसणं किंवा रसपान करणं या दोन्ही गोष्टी रसाच्या ठिकाणी तो रसमात असल्यामुळे रस रूप असल्यामुळे त्या रसपणामुळे संभवत नाही त्याप्रमाणे किंवा रस आपल्याला सांगा लागत की तो काय कित्येक वेळा होतं की ज्याला समोर असं बसवत नाही त्याला बाजूला नेऊन बसवता एक माणूस असा होतो त्याच्या नजरेचा दोष होता त्या दोषाचा परिणाम असा तो कधी पंगत असल्या म्हणजे गुरुजी काय म्हणायचे त्याला बोलून आणलं म्हणायचे त्याला कोडवर अगोदर खूप त्याची वेळे वाटला म्हणजे पहिल्यांदा का त्याला म्हणले समोर बसवलं की सगळ्या लोकांना त्या दिवशी आजीर्ण त्या दिवशी सगळ्याला अजिर्ण व्हाय त्याला बाजूला करीत नाही म्हणून लाजेनं म्हणा त्याच्या दृष्टीत विकार म्हणून म्हणा काय तुम्हाला संगती लावता येईल ती संगती लक्षात घेऊन पण तो तोंड फिरून बसतो हे लक्षात ठेवायचं असं शक्य आहे कोणत्याही कारणाने तो तोंड फिरून बसणं शक्य मग काय करतो ते सांगायचं रसपान रसाच्या बाबतीत रसपान व रस वा त्यासाठी तोंड सुक लपवून बसणं या दोन्ही गोष्टी तिथे संभवत नाही एवढं फक्त यातन शिकायचं रस आपल्या तोंड लपवून एकीकडे बसतो का कोपऱ्यात काना कोपऱ्यात कुठे कुठे बसत नाही तो रस रसपणाने असल्यामुळे रसमात्र येतो अंगाने अंगाने रसस्वरूप असल्या कारणाने त्यासाठी लपवून बसणं गोष्टी संभवत नाही त्याचे ठिकाणी दोन भाव घडत नाही यावर पूर्वपुरक्षाची शंका तैसे पाहणे न पाहणे पाहणेपणे कि हा येणे आणि दोन्ही हे येणे सु महाराज म्हणतात पाहणं आत्मा हा पाहणेपणानेच असल्यामुळे म्हणजे काय म्हणजे आत्मा पाहणे स्वरूप असल्यामुळे म्हणजे तरी काय केवळ ज्ञान स्वरूप असल्या ध्रमात्र असल्यामुळे आत्मा ध्रंगमात्र असल्यामुळे पाहणेपणाने असल्यामुळे पाहणे स्वरूप असल्यामुळे ज्ञान स्वरूप असल्यामुळे पाहणे आणि न पाहणे या दोन्ही गोष्टी तो आत्मा जाणत नाही तेथे पाहणेपणाचा आणि न पाहणेपणाचा हा व्यवहार अजिबात घडत नाही घडणं शक्य नाही नवे नवे कसा हा घडेल आणि हे दोन्ही व्यवहार त्याच्या स्वतःवरच घडतात दोन्ही भाषा नीट लक्षात ठेवायची या दोन्ही भाषा ऐकायला परस्पर विरुद्ध दिसतात मात्र काय आत्मा स्वतः पाहणे स्वरूप असल्या कारणाने त्याच्या ठिकाणी पाहणे व न पाहणे ह्या व्यवहार घडत नाही हा व्यवहार घडणं शक्य नाही हा व्यवहार कसा घडेल व हा दोन्ही प्रकारचा व्यवहार त्या स्वतःवरच घडतो त्याप्रमाणे हा पाहणेपणाने म्हणजे ज्ञानस्वरूपच असल्यामुळे पाहणे न पाहणे जाणत नाही पाणे जाणत नाही न पाणे जाणत नाही म्हणजे हा पाहणेपणाचा न पाहणेपणाचा व्यवहार त्याच्या ठिकाणी घडत नाही घडणं शक्य नाही कसा घड एक बाजू आता दुसरी बाजू आहे ते दोन्ही व्यवहार त्याच्या स्वतःच्या आश्रया घडत नाही त्याच्या आश्रया ते घडत नाही त्याच्याच आश्रयावर हे सगळे घडतात या म्हणण्यातला अर्थ असा आहे त्यातला समन्वय असा आहे कि आत्मा या, या सर्व त्रिपुटीला या सर्व व्यवहाराला अधिष्ठान न पाहण्याला म्हणणं बरोबर जर तो या व्यवहाराला अधिष्ठान नसेल तर हे पुढचं बोलणं घडणार नाही तो अधिष्ठान असल्याकारणाने त्याच्या सत्ता स्फूर्तीवरच हे सर्व व्यवहार घडत असतात आणि या सर्व त्रिपुटींच्या आसने घड़ाला अस्तित्वाला हा अधिष्ठान भूत परमांच करना कारण या वरत या अवलबुन है व विलियाला विलयाला जी कारण तो युपोटी का अदिष्ठान है जर आप लक्षाई अधिक दृष्टि ने स्वरूप हा त्रिपुटीचा व्यवहार अजिबात घडत नाही आणि घडला तर त्याच्या आश्रया वाचून घडत आणि घडून अगर न घडून आत्मस्वरूपामध्ये रद्द मात्र बदल होतो तो आपल्या स्वरूपाने निर्विकार जसा आहे तसाच राहतो एवढं जर आपल्याला वर्ण समजलं तर पाहणं आणि न पाहणं कसं संभवत नाही हे सहज लक्षात येईल तीन गोष्टी याच्यात महत्वाने लक्षात ठेवायच्या मला सांगतो पाहणे न पाहणे हे दोन्ही व्यवहार आत्मस्वरूपाच्या ठिकाणी घडत नाही घडणं शक्य नाही कसे घडतील व हे तिन्ही व्यवहार पाहणे न पाहणे कळणे न कळणे हे सर्व सर्व त्रिपुटीचे व्यवहार त्या आत्मस्वरूपा घडू आत्म शकत नाहीत कारण त्याच्या सत्ता स्फूर्तीविना त्रिपुटीला स्वतंत्र अस्तित्व नाही स्वतंत्र स्फूर्तीने स्वतंत्र प्रकाशने आणि हा हे झाले दोन तिसरी गोष्ट हा घडण्याचा व्यवहार अगर न घडण्याचा म्हणजे व्यवहार घडला काय आणि व्यवहार घडला नाही काय पाहणं काय न पाहणं काय पाणं न पाहणं न संभवणं काय आणि पाहणं पाहणं त्याच्याच अधिष्ठानावर संभवणं काय ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या तर आत्मस्वरूपामध्ये न, न बदल ते मात्र निर्विकार आहे सगळ्या व्यवहारामध्ये ही <coughs> थी, या तीन गोष्टी याच्यामध्ये लक्षात ठेवल्या म्हणजे महाराजांचा अभिप्राय असा आहे की हा व्यवहार घडून अबादित। अबादित शुरुपाता। शुरुपाता न घडून व्यवहाराला कारण हाच आहे व्यवहार आत्मस्वरूपात ठिकाणी ही स्थिती काय आणि व्यवहार घडलेली स्थिती काय दोन्हीमध्ये आत्मा मात्र अबाधित स्वरूपात अनुस्त स्वरूपात आहे हे मात्र गोष्ट निर्बाध आहे पाहणे की म्हणून पाहणे पाहणे आपण ज्ञानेश्वर <coughs> महाराज म्हणतात की वस्तू पाहणे रूपच असल्यामुळे ती स्वतः आपण पाहत नाही म्हणजे त्याच्या ठिकाणी पाहतेपणा मुळी संभवत नाही यावरून कोणी म्हणेल कि तो स्वतः न पाहणे स्वरूपात आहे म्हणजे तरी काय न पाहणे स्वरूप म्हणजे अज्ञान नाही करायचा अर्थ त्याचा अर्थ करायचा तो स्वतःचा स्वतःला विषय होत नाही स्वतःचा स्वतःला तो पाहत नाही ही गोष्ट सहजच सिद्ध आहे अन्याला स्वतःचा पाहणे स्वरूपच आहे नाम दृगमात्र आहे दृगमात्र असल्यामुळे ती स्वतःच्या स्वतःला पाहत नाही पाहणेपणा ते संभवत नाही म्हणजे पाहणेपणा त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही यावरून हा स्वतः न पाहणी स्वरूपच आहे म्हणजे हा स्वतः हा न पाणी स्वरूपात म्हणजे आज्ञाना त्याचा अर्थ करायचं न पाणी स्वरूपात स्वतःचा स्वतःला पाहत नाही असा त्याचा अर्थ करायचा सहज सिद्ध होते महाराज न पाहणीपणाचा आळ घाले आता हा न पाणीपणाचा जो आळ आहे त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तोही घालवतात खरं सांगायचं म्हणजे पाहणीपणाचाही आळ आहे न पाणीपणाचाही त्याच्या ठिकाणी आळ आहे कारण तो पाणी रूप आहे पण त्यातला एवढं सांगायचं की आत्मा पाहणेपणाने असल्यामुळे त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पाहणेपणा संभव होत नाही त्या बरोबरच न पाणीपणा संभव होत नाही मग त्याला अज्ञान म्हणाना सरळ न पाहण्याच असं म्हणाना असं गुरु पक्षाचं म्हणणं हे सांगतात न पाहणं या शब्दाचा अर्थ अज्ञान करू नको न पाहण्याचा अर्थ स्वतःचा स्वतःला तो विषय होत नाही असं समज म्हणजे ही गोष्ट सहज असते तर कशाला मी तुला सांगायला पाहिजे आता माणसाला असं वाटत रूप आहे त्याच्या ठिकाणी त्याला उलटात आहे आणि न पाहणे पाहणं पाहणं आणि न पाहणं याहून विवर्जित आता तो दृमात्र आहे असं दृंग्र स्वरूप त्याच्या लक्षात घेण्यात यावेजी तो काय म्हणतो न पाहणं अज्ञान रूपच करा न पाहण्या रूपच करा ना त्या अशी पूर्वपक्षाची शंका हा न पाहण्या शब्दाचा अर्थ अज्ञान असा करून केला दादा म्हणतात न पाहणं या अर्थ तसा न करता स्वतःचा स्वतःला विषय होत नाही असा तो अर्थ कर स्वयंप्रकाशाचा अर्थ म्हणजे न पाहणं अर्थ तुझ्या लक्षात कारण न पाहणं हे दोन कारणानं संभव नाही एक जडामुळे संभव नाही आणि न पाहणे एकदा पाहणे रूप असल्यामुळे संभव हे त्याचं उत्तर तुम्हाला गंमत सांगू का तस नाही तुम्हाला एक असं सांगित होत कि प्रसंगानं एखाद्या स्वहून भिन्न असलेल्या बाईला की तू माझ्या आई सारखी माझी फार तो सेवा केलीस म्हटलं तर तिला बरं वाटत घटका पण आपल्या आईला जर आपण असं म्हणालो की तू माझ्या आईसारखी सेवा केलीस तर ते तिला काही सांगणार नाही ते काय मी मोलकर नाही का ते काय म्हणेल मी काय मोलकर नाही का मग उलट मी तुम्हाला सांग उलट काय सांगायचं त्याच्या उलट असं सांगायचं आईला आई, आई म्हणणं आई <laughs> संभवत नाही दुसऱ्या बाईला आई म्हणणं कसं संभवल म्हणणं संभवत नाही खरं तो काय म्हणतो की दुसऱ्या बाईला आई, आई म्हणणं संभवत नाही समजलं पण आईला आई म्हणणं संभवत नाही याचा अर्थ ते आई नसली पाहिजे मग आहे म्हणून संभवत नाही लक्षात ठेवत नाही म्हणून संभवत नाही असं कशाला त्यांना ठेवतो आई म्हणणं संभवत नाही ह्याची कारण दोन असू शकतात काय असू शकतात आईला आई म्हणणं संभवत नाही त्याचं कारण म्हणले ते नसली पाहिजे मग नसली पाहिजे नाही ती खास आहे म्हणून संभवत नाही असं समजतो तसं आत्म्याच्या ठिकाणी न पाहणं संभवत नाही आणि पाहणं हे संभवत नाही याचा अर्थ आत्मा न पाहणे रूप आहे न पाहणे रूप आहे याचा अर्थ तो दुर्गमात्र असा करत न पाहणे शब्दाचा अर्थ तो अज्ञाने असा अर्थ करू न अज्ञाने असा अर्थ तो करू नको नाही असा त्याचा अर्थ करू नको दोन्हीकडे म्हणताय बरोबर ज्या अर्थ तो पाहणं नाही न पाहणं नाही त्या अर्थ तो नाही म्हणा किंवा न पाहणं म्हणा त्याला सांगायचंय नाही तर नाहीच पण न पाहणं सुद्धा नाही मग तो कसा आहे आहे पणाने आहे ज्ञानरूपाने आहे पाहणेपणाने आहे त्याच्या पाहणेपणात ना पाहणे आहे ना, ना, ना न पाहणे आहे ना नाही आहे हे काही संभवत आहे नाहीची वजाबाकी कर आहे आहे नाहीच्या वजा बाकीमध्ये राहणार आहे वजा बाकीचा जो तुला शेष निघेल त्या अभावाचा शेष म्हणजे तो मी आहे तू नाही वजा कर आणि नाही आहे वजा कर जे बरोबर येत राहील ते आमचं स्वरूप आहे मला माझा स्वतःच चरित्र सांगण्याकरता म्हणून पण तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो चांगलं उदाहरण आहे मला दोन चार लोकांनी असा विचार अगदी तोंडावर तोंड म्हणून ज्याला म्हणतात फेस टू फेस समक्ष येऊन विचारला निरोधार मला त्याचं कौतुक आहे एकापर्यंत कि हे माणसं कुठेतरी बडबड करण्यापेक्षा मला तोंडावर येऊन बोलतात ह्याच त्यांचं करावं तेवढं कौतुक तेव्हा तो मला तोंडावर येऊन त्यांनी असं विचारलं कि महाराज परवा पंढरपूरला सभा झाली घडलेली गोष्ट फक्त नाव मला विचारायची नाही आणि पंढरपुरात एक सुद्धा शास्त्री महाराज किंवा एखादा पंडित सोडायचा नाही कि त्या सभेला तो आजार नव्हता त्यातले प्रधान मल्ल एकाच मात्र नाव सांगणं अपरिहार्य ते मी मुद्दाम सांगणार आहे की ज्याच्यामुळे याची तुम्हाला सत्यता पटेल न पटली तरी गोष्ट खरी आहे तुम्हाला पटण्याकरता मी सांगत स्वतः आपले सन्माननीय सोनपेटकर शास्त्री या सभेचे अध्यक्ष होते एवढं मात्र सांगायला पाहिजे आणि त्या अध्यक्षतेखाली संस्कृत दिन साजरा केला जात होता आणि त्यामध्ये विषय जो त्या विषयाने विषय जो घसरला कारण कोणाचा सभेतला विषय कसा कुठे घसरेल घसरणे हा शब्द अत्यंत वाईट ठिकाणी वापरला जातो पण मी इथे मुद्दाम वापरतो पण प्रसंग कसा होता म्हणजे तो जो विषय घसरला त्या घसरण्याचा जो बळी तो मी ठरतो आणि त्या पंडित आणि त्यातले प्रधान मल्ल जिवंत आहेत मोठे विद्वान आहेत शास्त्रीय आहेत त्याला जवळ जवळ शास्त्र मुखत जातात इतकी त्यांची हो योग्य पण ते म्हणले हा माणूस विषय मी हा माणूस म्हणजे अतिशय भ्रष्ट माणूस हा माणूस वारकरी सुद्धा या पदाला शोभतले वगैरे होते त्याच्यावरून आपलं पुढचं इतकी निंदा प्रकट करण्यात आली कि हा म्हणाले सनातन धर्माचा याला देश नाही याला सोहळं ओळ समजत नाही हा माणूस कसला हा त्या प्रशयाचा चौक तो।, तो प्रसंग घडण्यापूर्वी एक पंधरा दिवस पालखीच्या रस्त्याने एक सभा झाली राहिले ते म्हणले वा वारकरी संप्रदायामध्ये सनातनपणा चालत नाही वारकरी संप्रदायामध्ये सनातनीपणा चालत नाही अति सनातनीवाचे आहेत इतकं कुठे चोख वारकऱ्याला काय वारकऱ्याचं कसं आहे कि याता याची धर्म नाही विष्णू दासा हे काय म्हणले जाती येता आणि हे सगळं आपल्याला चालत नाही म्हणले इतकं सोहळ होळी हे उपयोग का माऊली आजपर्यंत ओळखले हे आता अगदी एवढ्या मोठ्या सोहळ्यात मिरवायला लागल्या तिथे ही निंदा ही तर निंदा ऐकायला मी स्वतः जिवंत जातीने खास वारी हजर होतो ऐकली जे दुसरं उत्तर द्यायचं होतं ते दिलं एवढी निंदे बद्दल मी त्याचं उत्तर दिलं नाही त्या निंदेच मला एक पत्रा म्हणजे एकाने विचारलं महाराज म्हणलो आम्ही ही निंदा ऐकली ती निंदा ऐकली आम्हाला आता विचारायचं दोन्ही पैकी खरं दोन्ही पैकी खरं काय हे निंदा करणारे जिवंत आहेत मला ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ खरोखरी मनापासून अशी प्रार्थना करायची की माउली या उभयाना तो उदंड आयुष्य दे आणि त्याच्या अगोदर मला जाऊ दे मला त्याची इच्छा नाही जगणे किंवा त्यांच्यापेक्षा अधिक राहण्याची काहीतरी समजा <laughs> काय अदृष्ट वशात असेल ते मी आता तुम्हाला सांगू शकत नाही आणि मला माहित आहे पण आता मला बोलायचं नाही ती वेळ आली म्हणजे मी तुम्हाला सांगेन आपल्याला घडली तेव्हा विचारलो करून दोघे जिवंत आहेत म्हणजे प्रयोग करायला सगळे जिवंत आहेत निंदा करणारे दोघे मग निंदेचा विषय खास वारी मी मी तो बोलतोय तुमच्या पुढे आता त्याला सांगितलं हे उपाय काय उपाय तू असं करत्र सभा बोलवा आणि या दोघांची सभा बोलून दोघांनी केलेली निंदा एकमेकांच्या समोर ठेवायची आणि दोघां एका निंदेतून दुसरी निंदा व दुसऱ्या निंदेतून पहिली निंदा वजबाकी करायची आणि जर या दोनी मध्ये काही शेष शिल्लक राहिला तर तो मी आहे तो तो समज या दोन्हीतून एक शेष शिल्लक राहणार आहे जो श्रेष शिल्लक राहील तो मी आहे असं मी त्याला सांगितलं अगदी त्याच पद्धतीने आहे मधून नाही आणि नाही मधून आहे वजा केल्यानंतर या अभावाचा जो श्रेष शिल्लक राहील तो, तो। मी आहे असं देव म्हणतो निघराचा आत्मभाव तो निकराचा आत्मभाव आहे शेवटचा आत्मभाव काय आहे नाहीचा शेखो या आहे आणि नाही यांचा जो शेष असे आहे नाही धाडिली था या एका एका एक वजा केल्यानंतर वाढत असून्य नाही देव म्हणतो तो मी, तो तो मी, मी आहे कोणता मी आहे वजा केल्यानंतर या दोन्हीच्या अभावाचा तो शेक तो मी आहे देव जसं सांगतो तसा तुम्ही विषय लक्षात ठेवा म्हणजे ही आता शंका निर्माण होणार नाही म्हणून पूर्व पक्षाला सांगायचंय की आत्महत्य मात्र आहे असं समजून त्याचं न देखणे पण लक्षात ठेव न देखणे ह्या शब्दाचा अर्थ तो अज्ञान करू नको त्याच्या ठिकाणी आम्ही सांगतोय बरोबरच पाहणं संभवत नाही न पाहणं संभवत नाही म्हणून त्याला नाही म्हणायचं नाही त्याला न देखणं म्हणायचं नाही न देखण म्हणायचं झालं तर स्वला विषय होत नाही असा त्याचा तो अर्थ कर त्याचा अर्थ असा भलता तू करू नकोस हाही या म्हणण्यात अभिप्राय आहे आणि न पाहणे आपण ते पाहू पाहिजे तरी पाहणे हे ऐतिहासिक कृती ज्ञानेश्वर महाराज सांगतात हा आत्मा न पाहणे स्वरूप आहे असं तू म्हणतो हा आपल्याला स्वतःला कसा पाहतो अशी जर तुला शंका येईल तर महाराज सांगतात आता तुला आम्ही वर सांगितल्याप्रमाणे तो स्वतः पाहणे स्वरूप असल्यामुळे म्हणजेच ज्ञान स्वरूप असल्यामुळे दृंग मात्र असल्यामुळे द्रष्टा दृश्य याहून विवर्जित असल्यामुळे हा आश्रय विषय रहित असल्यामुळे त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पाहणंही संभवत नाही व न पाहणं संभवत नाही त्याचं काय म्हणणं आहे न पाहणे स्वरूप असेल तर पाहणं असं संभवित आणि पाहणे स्वरूप असे <laughs> यात काय ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं ज्ञानेश्वर महाराजांना असं सांगायचं हे दोन्ही शब्द ऐकायला थोडे आणि एकमेकांच्या विरुद्ध जरी वाटत असले तरी थोडस बारकावेन हे आपण ऐका म्हणजे आपल्या लक्षात येईल ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर <laughs> आत्मस्वरूप हे पूर्ण असल्या कारणाने ज्ञानेश्वर महाराजांच्या बोलण्यामध्ये कुठेही विसंगती नाही ज्ञानेश्वर महाराजांना काय सांगायचं ते तुम्हाला एका सरळ रूपात सांगतो ही गोष्ट मागे चौथ्या प्रकरणात 22 आणि तेवीसाव्या ओळीमध्ये सांगितलेली आहे तीच गोष्ट इथे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात आत्म्याचं स्वरूपभूत जे ज्ञान हे वृत्ती वर्णन चाललेलं नाही हे वर्णन चालले आत्म्याच्या स्वरूपभूत ज्ञानाचं आत्म्याचं जे स्वरूपभूत ज्ञान आहे ते स्वरूपभूत ज्ञान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 वै तन्न पश्यती पशन वै तन्न पश्यती न दृष्टु दृष्टे हि विपरी विद्यते अविनाशिवा असं श्रुती सांगते गृहदारण्याच्या उपनिषदामध्ये ही गोष्ट स्पष्ट रीतीने आल्या त्या